ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमा अय बा भिन्न भिन्न ग्रहांची गतिचे वर्मन। आपन जे की स्थिति गति च वर्णन परीक्षिता ने विचार जे जे संग जरी भगवान सूर्य जात जाना मेरू पर्वत आ ध्रुवाला उजवीको अभी वाटले तरी खरे पहता गति उजवीक नहीं आम्मी क फिरत आनाया चाका वसूर त्याच्याबरोबर फिरणारी मुंगी इत्यादींची गती त्याच्यापेक्षा वेगळीच असते कारण ती वेगवेगळ्या वेळी त्या चक्राच्या निरनिराळ्या जागी दिसते त्याचप्रमाणे नक्षत्र आणि राशी यांच्यामुळे कळणारी कालचक्र ध्रुव आणि मेरूला उजव्या बाजूला ठेवून फिरत असली तरी त्यांच्याबरोबर त्यांच्या आश्रयाने फिरणाऱ्या सूर्य इत्यादी ग्रहांची गती वास्तविक त्यापेक्षा वेगळीच आहे कारण ती वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या राशी आणि नक्षत्रांमध्ये दिसतात वेद विद्वान लोक सुद्धा ज्यांची गती जाणण्यासाठी उत्सुक असतात ते साक्षात आदिपुरुष भगवान नारायणच लोकांचे कल्याणा कर्मांच्या शुद्धीसाठी आपली स्वरूप जो काळ त्याला बारा महिनेत विभागून वसंत इत्यादी सहा ऋतूंमध्ये त्यांचे यथायोग्य गुण प्रकट करतात या लोक वर्णाश्रम धर्माचे अनुसरण करणारी पुरुष तीन वेदांनी प्रतिपादन केलेल्या लहान मोठ्या कर्माने आणि योग साधने त्या आदिपुरुषांची श्रद्धापूर्वक आराधना करून सुलभतेने परमपद प्राप्त करतात भगवान सूर्य सर्व लोकांचा आत्मा आहे तो पृथ्वी आणि द्युलोकाच्या मध्यभागी असलेल्या आकाशमंडळात कालचक्रामध्ये राहून बारा महिन्यांचा उपभोग घेतो महिने हे संवत्सराचे अवयव आहेत आणि मेष इत्यादी राशींच्या नावाने प्रसिद्ध आहेत यापैकी प्रत्येक महिना चांद्रमानाने शुक्ल कृष्ण अशा दोन पंधरवड्यांचा पितृमानाने एक रात्र आणि एक दिवसाचा तसेच सौरमानाने संवादोन नक्षत्रांचा सांगितला जातो जेवढ्या काळात सूर्य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 याचप्रमाणे सूर्याच्या किरणांपासून एक लाख योजनेवर चंद्र आहे त्याची चाल फार वेगाच चा आहे म्हणून तो सर्व नक्षत्रांच्या पुढे असतो तो, तो सूर्याचा एक वर्षाचा मार्ग एक महिन्यात एक महिन्याचा मार्ग सव्वा दोन दिवसात आणि एक पंधरावड्याचा मार्ग एकाच दिवसात चालून जातो हा कृष्ण पक्षात क्षीण होत जाणाऱ्या कलानी पित्रांच्या आणि शुक्ल पक्षात वाढत जाणाऱ्या कलानी देवतांचे दिवस रात्र असे विभाग करतो तसेच तिसतीस मुहूर्तांमध्ये एक एक नक्षत्र पार करतो अन्नमय आणि अमृतमयी असल्याकारणाने हाच सर्व जीवांचा प्राण आणि जीवन आहे हा जो सोळा कलानी युक्त मनोमय अन्नमय अमृतमयी पुरुष स्वरूप भगवान चंद्र आहे तोच देवता पितर मनुष्य भूत पशु पक्षी सरपटणारे प्राणी आणि वृक्ष इत्यादी सर्व प्राण्यांच्या प्राणांचे पोषण करतो म्हणून याला सर्वमय असे म्हणतात चंद्राच्या तीन लाख योजनेवर अभिजितासह अठ्ठावीस नक्षत्र आहेत भगवंतानी यांना कालचक्रामध्ये गोवले आहे ही मेरूच्या उजव्या बाजूनेच फिरतात याच्या दोन लाख योजने वरच्या बाजूला शुक्र दिसतो हा सूर्याच्या शीघ्र मंद आणि समान गतीनुसार त्याच्याचप्रमाणे कधी पुढे कधी मागे आणि कधी बरोबरीने राहून चालतो हा पाऊस पाडणारा ग्रह आहे म्हणून लोकांना साधारणतः नेहमीच अनुकूल असतो याच्या गतीवरून असे अनुमान निघते की हा पाऊस अडवणाऱ्या ग्रहांना शांत करतो शुक्राच्या गतीप्रमाणेच बुधाचीही गती आहे चंद्राचा हा पुत्र शुक्रापासून दोन लाख योजने वरच्या बाजूला आहे हा साधारणतः मंगलकारकच आहे सा परंतु जेव्हा सूर्याच्या गतीचे उल्लंघन करून जातो तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर वादळ पाऊस आणि दुष्काळाच्या भीतीची सूचना देतो याच्या दोन लाख योजने वरच्या बाजूला मंगळ आहे चक्रगतीने चालला नाही तर तो एकेका राशीत तीन तीन पंधरावडे राहतो आणि बारा राशींना पार करतो हा अशुभ ग्रह आहे आणि सर्वसाधारणपणे अमंगलाचा सूचक आहे याच्या वरच्या बाजूला दोन लाख योजने अंतरावर भगवान बृहस्पती आहे हा वक्रगतीने चालला नाही तर एकेका राशीत एकेक वर्ष राहतो बृहस्पतीच्या दोन लाख योजने वरच्या बाजूला शनी दृष्टीस पडतो हा तीस तीस महिनेपर्यंत एकेका राशीत राहतो म्हणून याला सर्व राशी पार करून जाण्यास तीस वर्षे लागतात याच्या वरील बाजूला अकरा लाख योजने अंतरावर कश्यप इत्यादी सप्तर्षे दृष्टीस पडतात हे सर्व लोकांसाठी मंगलकामना करीत भगवान विष्णूचे परमपद असणाऱ्या ध्रुव लोकांची प्रदक्षिणा करतात या ठिकाणी बावीसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णापण वस्तू